वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग त्रेसष्टावा रामसे असे म्हणाले तेव्हा शत्रुघ्नाला पराकष्ठेची लज्जा उत्पन्न झाली आणि तो वीर संपन्न शत्रुघ्न अत्यंत मंदस्वरात बोला। राजन काकुतश्या हे जे तू योजलेस त्यात मला अधर्म वाटतो ज्येष्ठ बंधू असताना धाकट्याला अभिषेक कसा शकतो पण नरश्रेष्ठा तुझी आज्ञा पाळणे अवश्य तुझ्या आज्ञेचे उल्लंघन करणे अयोग्य वीरा तुझ्याकडूनच मी हे ऐकले आहे आणि श्रुती तिनही ऐकले आहे मधला बहु भरत असताना उच्चारणेवण्याचा उच्चार रे त्या अयोग्य शब्दामुळे पुरुष श्रेष्ठा ही माझी दुर्गती झाली ज्येष्ठ बोलले असता त्यावर उत्तर देऊ नये ते अधर्मयुक्त असून स्वर्ग लोकाला न नेणारे म्हणून काकूत मी यावर पुन्हा उत्तर विचारणार नाही मान्यवर माझ्यावर दुसरा दंड येऊन पडायला नको पुरुष श्रेष्ठ राजन तुझी पूर्ण करणे हेच माझे काम आहे पण रामा शूर महात्मा शत्रुघ्न असे बोलला तेव्हा हर्षयुक्त झालेला राम भरत लक्ष्मणाला म्हणाला अभिषेकाचे साहित्य तुम्ही सगळे घेऊन या आताच मी या पुरुष व्याघ्र अभिषेक करतो पुरोहित वेद वेत आणि ऋतुज मंत्री करून राजे, राजे ब्राह्मण राजभवनात प्रविष्ट झाले सूर्यासारख्या तेजस्वी काकुच्छ शत्रुघ्नाला अभिषेक झाला पूर्वी इंद्रासह देवाने जसा स्कंदाला अभिषेक केला होता तसा त्याला अभिषेक झाला शुभकर्मी रामाने शत्रुघ्नाला अभिषेक केल्यानंतर पौरजन आणि बहुश्रत ब्राह्मण आनंदित झाले कौसल्या सुमित्रा आणि कैकेई आणि इतर राजस्त्रिया होत्या त्यांनी मंगल क्रिया केली शत्रुघ्नाला अभिषेक झाल्याने यमुना तीर निवासी महात्मा ऋषीना खात्री पटली कि आता लवणाचा नाश झालाच मग अभिषेक केलेल्या शत्रुघ्नाला रामाने आपल्या मांडेवर घेतले आणि त्याच्या तेजाची पूर्ती करणाऱ्या मधुरवाणीने म्हटले हा शत्रूवर विजय मिळवणारा दिव्य शर मी तुला देतो तो व्यर्थ न जाणार आहे प्रिय रघुनंदना याने तू मारशील, अजिंक्य दिव्य ज्याला सुर किंवा असुर कोणीही पाहू शकत नाहीत असा स्वयंभू विष्णू जेमा महासागरात शयन करीत होता त्यावेळी हा शर निर्माण केला गेलाय सर्व भूताना अदृश्य असणारा हा देव त्याने हा उत्कृष्ट शर मधु आणि कैतभ या दोन आणि सर्व राक्षसांच्या नाशा करता क्रोधाविष्ट होऊन उत्पन्न केला होता तिन्ही लोकांची उत्पत्ती करण्याची इच्छा करून याच शराने शहराने युद्धात मारले मधुलाने कैटभाला सुखा करता त्याने या उत्कृष्ट शराने मारून मग मा त्याने लोक निर्माण केले रावणाचा मला वध करायचा होता तरी शत्रुघ्न हा शर मी लोकांचा फार मोठा राहस होईल म्हणून सोडला नाही महात्मा त्र्यंबकाने मधुला आपल्या शत्रूचा नाश करण्याकरता महान शिवराय आयुध दिले होते ते घरात ठेवून त्याची वरचेवर पूजा करून सर्व दिशांकडे जातो आणि आपला उत्तम आहार प्राप्त करतो जेव्हा जे कोणी युद्ध करण्याच्या इच्छेने त्याला आव्हान करतो तेव्हा तो शूल हाती घेऊन त्याला भस्म करून टाकतो म्हणून पुरुष तो आयुधा वाचून असताना पुरात प्रवेश करण्यापूर्वीच तू हाती शस्त्र घेऊन उभा राहा पुरुष त्याने भवनात प्रवेश करण्यापूर्वी त्याला युद्धाचे आव्हान दे म्हणजे त्या राक्षसाला तू मारू शकशील या व्यतिरिक्त जर तू काही केलेस त्याचा वध करणे अशक्य होईल पण जर वीरा तू हे केलेस तर तो मृत्यू पावेल हे सर्व तुला मी सांगितले शूर असू नये याकरता काय करायचं ते सांगितले श्रीमान महादेवाने केलेली गोष्ट उल्लंघन करणे कठीण आहे उत्तरकांडाचा त्रेसष्टावा सर्ग समाप्त